वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग एकोणिसावा त्याचवेळी अव्यंग राजपुत्री वैदेहीने रूपयौवन संपन्न उत्तम उत्तम अलंकाराने सजलेल्या राक्षस राजा रावणाला पाहिले आणि सोसाट्याच्या वाऱ्याने जशी केळ कापावी तशी ती सुंदरी थरथर कापू लागली आपल्या मांड्याने तिने आपले पोट झाकून घेतले हाताने स्तन आणि विशाल नेत्र असलेली ती गौरांगणा रडत बसली राक्षसींच्या पहारात असलेल्या वैदेहीला रावणाने पाहिले ती दीन होऊन दुःखाने व्याकुळ होऊन समुद्रात खचलेल्या नावेसारखी त्याला दिसली उघड्या भूमीवर ती उग्रवती उग्रवर्ती बसली होती जणू झाडाची तुटून भूमीवर पडलेली शाखाच मळरूपी उठण्याचाच तिच्या अंगाला लेप झाला जी दागिन्याने शोभायची ती अलंकार रहित होती चिखलाने भरलेले कमलपुष्प जसे सुंदर असून सुद्धा शोभात येत नाही तशी ती दिसत होती संकल्परूपी घोडेजोडलेल्या मनोरथात बसून जणूती कीर्तिमान राजसिंह रामाच्या जवळ चालली होती ती सुकून गेली होती रडत होती रामाच्या ध्यानात आणि शोकात मग्न झाली होती रामाला सर्वस्वी वाहिलेल्या त्या रामपत्नीला दुःखाचा अंत दृष्टीपथात येत नव्हता एखादी जातीवंत नागिण जशी मंत्राने भारली जाऊन तडफडावी तशी ते तडफडत होती धूमकेतूने ग्रासल्यामुळे रोहिणी जशी निश्च व्हावी तशी ती झाली होती चारित्र्याकरता सुप्रसे अशा कुळात जन्माला येऊन आचारवान धार्मिक अशा कुळात विवाहाच्या दुसऱ्या संस्काराने तिचा पुनर्जन्म झाला होता तरी ही नकुलात जन्मल्याप्रमाणे तिची अवस्था झाली होती फिकी पडलेली जशी महाकीर्ती अवमानित झालेली जशी श्रद्धा क्षीण झालेली जशी प्रज्ञा भग्न झालेली जशी आशा नष्ट झालेली जशी समृद्धी मोडली गेलेली जशी आज्ञा प्रलयकाळी भडकलेली जशी दिशा उद्ध्वस्त झालेली जशी पूजा अंधाराने चंद्रमंडल ग्रासलेली जशी पौर्णिमेची रात्र चुरडलेली जशी कमलिनी शूरवीर मारली गेलेली जशी सेना अंधाराने काजळून टाकलेली जशी प्रभा बारीक होत गेलेली जशी नदी अपवित्र केलेली जशी वेदी विझलेली जशी अग्निज्वाला पाकळ्या तोडलेली जशी कमलिणी घाबरवून टाकलेली जशी पक्षिणी हत्तीने सौंडेने छिन्न विछिन्न करून ढहुळून टाकलेली जशी कमन पुष्करणी आटलेली पण कृत्रिम कृत्रिम रीतीने व्हायला लावलेली जशी नदी तशी ती पतीच्या शोकामुळे पीडित आणि अंग स्वच्छ न झाल्यामुळे कृष्ण पक्षातील रात्री रात्रीसारखे दिसणारी सुकुमारी सुगलित शरीराची रत्नजडीत गाभारत राहण्यास योग्य अशी नुकत्याच उपटून काढल्या आणि उन्हाने तापलेल्या कमलाच्या देठासारखी त्याला दिसली हत्तींच्या कळपाच्या मुख्याला खांबाला बांधून बाजूला काढून पकडलेली आणि लाड जाणारी हत्तीं जशी दुःखाने अत्यंत आर्त होऊन सुस्कारे टाकते तशी ती सुस्कारे टाकत होते एकाच लांब वेणीने ती पावसाळा संपल्यावर हिरव्या गर्द वनराजीने शोभणाऱ्या भूमीसारखी सहज सुंदर दिसत उपवासाने शोकाने एक एकसारख्या ध्यासाने आणि भयाने ती अत्यंत क्षीण रोड केविलवाणी अल्पाहारी होऊन केवळ व्यथा हेच तिचे ध्वन झाले होते दुःखाने आर्थ होऊन हात जोडून भक्तिपूर्वक देवतेकडे जणवती रघुकुल मुख्य रामाच्या हातून दशग्रीवाच्या पराभवाची याचनाच करीत होती अव्यंग शरीर सुरेख पापण्या दीर्घ लालसर लालसर डोळ्यांच्या कडा आणि शुभ्र नेत्र असलेली मैथिली इकडे तिकडे पाहत होती रडत होती रामाशी एकनिष्ठ असलेल्या त्या सीतेला रावण प्रलोभने दाखवू लागला त्यात त्याचा वधच ठेवलेला होता सुंदरकांडाचा एकोणिसावा स्वर्ग समाप्त